अध्याय तिसरा भगवंतांच्या अवतारांचे वर्णन सूत म्हणतात सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना निर्मितीची इच्छा उत्पन्न झाली तेव्हा त्यांनी महत्त्व आदींपासून दहा इंद्रिये पंचमहाभूते आणि एक मन अशा सोळा कलांनी युक्त पुरुषरूप ग्रहण केले पाण्यात पगडून योग घेत असताना त्यांच्या नाभी सरोवरातून प्रगट झालेल्या कमलापासून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झाले भगवंतांच्या त्या विराट रूपाचा अंगप्रत्यंगातच सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे ते विराट रूप भगवंतांचे विशुद्ध असे सत्वमय श्रेष्ठ रूप आहे योगी दिव्य दृष्टीने भगवंतांच्या त्या रूपाचे दर्शन करतात भगवंतांच्या त्या रूपाला हजारो पाय जांघा हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे त्यालाच हजारो डोकी कान डोळे नाके तसे हजारो मुकुट ते वस्त्रे आणि कुंडले इत्यादी अलंकारांनी शोभून दिसते भगवंतांचे हे पुरुषरूप ज्याला नारायण म्हणतात अनेक अवतारांचे उगमस्थान आहे यातूनच सर्व अवतार प्रगट होतात या रूपाच्या लहानतील लहान अंशापासून देवता पशुपक्षी आणि मनुष्याधी योनींची उत्पत्ती होते त्याच प्रभूंनी पहिल्या कौमार कौमारसर्गात सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार या चार ब्राह्मणांच्या रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले समस्त यज्ञांचे स्वामी असलेल्या या भगवंतानीच दुसऱ्या वेळी या सृष्टीच्या कल्याणाकरिता रसा तळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराहरूप धारण केले ऋषीसर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने तिसरा अवतार घेतला आणि सातवत तंत्राचा म्हणजे नारद पांचरात्राचा उपदेश केला या तंत्रात कर्मे करूनच कर्म कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते याचे वर्णन आहे धर्मपत्नी मूर्ती पासून त्यांनी नरनारायणाच्या रूपाने संयम करून उग्र तपश्चर्या केली पाचव्या अवतारात ते सिद्धांतचे स्वामी कपिल रूपाने प्रकट झाले आणि त्यांनी काळाच्या ओघात लुप्त झालेले तत्वनिर्णय करणारे सांख्य शास्त्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले अनुसूयने वर मागितल्यावरून सहाव्या अवतारात ते अत्रिपुत्र दात्र या अवतारात त्यांनी अलर्क प्रल्हाद आदींना ब्रम्हज्ञानाचा उपदेश केला सातव्या वेळेला रुची प्रजापतीच्या आकृती नामक पत्नीपासून यज्ञ रूपाने अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम इत्यादी देवांचा सह स्वयंभूव मनवंतराचे संरक्षण केले भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने नावी राजाची पत्नी मेरू देवीपासून आठवा अवतार धारण केला या रूपाने सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असणारा परमहंस मार्ग दाखवला ऋषींनी प्रार्थना केल्यावरून नवव्या वेळी ते पृथ्वीच्या रूपाने अवतीर्ण झाले या अवतारात त्यांनी पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या त्यामुळे हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी ठरला चाक्षूस मनवंतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागले होते तेव्हा त्यांनी मत्स्य रूपाने दहावा अवतार घेतला आणि पृथ्वी रुपी नौकेत बसवून वैवस्वत मनूचे रक्षण केले देवता आणि दैत्य समुद्रमंथन करीत असताना अकराव्या अवतारात भगवंतांनी कासव रूपाने मंदराचल पर्वताला आपले पाठीचा आधार दिला धन्वंतरीच्या रूपात बारावा अवतार धारण करून अमृत घेऊन समुद्रातून ते प्रकट झाले आणि तेरावा अवतार मोहिनी रुपाने धारण करून दैत्याला मोहित करून अमृत पाजले अवतारात त्यांनी नरसिंह केले आणि बला नखानी त्यांनी फाडली जसा चटई विणणारा गवताची काडी मधूनच चिरतो पंधराव्या वेळी वामन रूप धारण करून भगवंत बळीच्या यज्ञात आले त्रैलोक्य मिळवण्यासाठी केवळ तीन पावले ठेवण्याची जमीन त्यांनी मागितली सोळाव्या परशुराम अवतारात राजे लोक ब्राह्मणांचा द्रोह करणारे झाले आहेत असे पाहून क्रोधाने त्यांनी 21 वेळा पृथ्वी ही क्षत्रिय केली यानंतर सतराव्या अवतारात पराशर ऋषींपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यासरूपाने भगवंत अवतीर्ण झाले लोकांची जाण आणि ग्रहण शक्ती कमी झाल्याचे पाहून त्यांनी वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा तयार केल्या देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने अठराव्या वेळी राजाच्या रूपाने रामावतार धारण करून सेतुबंधन रामणवध अशा शौर्याच्या अनेक लिला केल्या एकोणीसाव्या आणि विसाव्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावानी प्रकट होऊन पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी केला यानंतर कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशात अजनाच्या पुत्राच्या रूपाने त्यांचा बुद्धावतार होईल यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल आणि राजे लोक दुटारूसारखे बनतील तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कलकी रुपाने अवतार घेतील वरील बावीस अवतारांस आणि हयग्रीव हे दोन अवतार धरून चोवीस हे ऋषींना एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात त्याचप्रमाणे सत्वनिधी भगवान श्रीहरेंचे असंख्य अवतार होतात ऋषी मनू देव प्रजापती मनुपुत्र आणि असेच जितके महान शक्तिशाली आहे ते सर्व भगवंतांचे अंश आहेत हे सर्व भगवंताचे अंशावतार किंवा कलावतार परंतु श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत जेव्हा प्रजा दैत्यांच्या अत्याचारांनी व्याकुळ होते तेव्हा युगायुगात अनेक रुपे धारण करून भगवंत प्रजेचे रक्षण करतात दिव्य जन्मांची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने सायंकाळी आणि प्रातकाळी भक्तीने पठन करतो तो सर्व दुःखांपासून मुक्त होतो निराकार चिन्मय भगवंतांचे जे हे स्थूल जगदाकार रूप आहे ते त्यांच्याच मायेच्या महत्त्वादी गुणांनी भगवंतांवर कल्पिले आहे ढगांचा आकाशावर आणि झुळीच्या वायूवर आरोप करतो त्याचप्रमाणे अविवेकी पुरुष साक्षी असलेल्या आत्म्यावर या स्थूल रूपाच्या पलीकडे भगवंतांचे एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे ज्याला स्थूलासारखा आकार नाही जे पाहता किंवा ऐकता येत नाही तेच त्यांचे प्रवेश झाला की त्याला जीव असे म्हणतात आणि त्याचा अविद्येमुळे आत्म्यावर या सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा आरोप केला जातो ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो त्याच ब्रह्माचा साक्षात्कार होतो तत्वज्ञानी लोक हे जाणतात की ज्यावेळी परमेश्वराची रूपी माया नाहीशी होते त्याच त्याचवेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या स्वरूपात स्थिर होतो वास्तविक जन्म कर्म नाही त्या हृदयेश्वर भगवंतांच्या मायाश्री जन्मकर्माचे तत्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात कारण भगवंतांचे जन्मकर्म वेदांचे गोपनीय असे रहस्य आहे भगवंतांची लीला निश्चित कार्य करणारी आहे ते लीलेनेच या सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार करतात परंतु त्यात आसक्त होत नाही प्राण्यांच्या अंतःकरणात गुप्तपणे राहून ज्ञानेंद्रिय आणि मनाचे नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात परंतु ते स्वतंत्र असल्याने त्यापासून अलिप्त राहतात ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य नटानी केलेला करामती समजू शकत नाही त्याप्रमाणे आपले संकल्प आणि द्वारा। भगवंतांनी प्रगट केलेल्या या अनंत नाम आणि रूपांना तसेच त्यांच्या लीलांना अल्पबुद्धीजीव अनेक तर्क आणि ओळखू शकत नाही चक्रपाणी भगवंतांची शक्ती आई पराक्रम अनंत आहेत ते सर्व जगताच्या पलीकडचे आहे जो नेहमी निष्कपट भावने ने त्यांच्या दिव्य चरणकमलांच्या सुगंधांचे से सेवन करतो तोच त्यांचे स्वरूप किंवा लीलांच्या रहस्यांना जाणू शकतो हे ऋषीं आपण मोठे भाग्यशाली आहात कारण सर्वांचे स्वामी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांविषयी आत्मभाव ठेवून त्यांचेवर अनन्य प्रेम करीत आहात त्यामुळे या जन्ममरण रूप संसारात परत यावे लागत नाही भगवान वेदव्यासांनी हे वेदतुल्य भगवत चरित्राने परिपूर्ण असे भागवत नावाचे पुराण लिहिले आहे त्यांनी हे प्रशंसनीय कल्याणकारी महापुराण लोकांच्या परमकल्याणासाठी आपल्या आत्मज्ञान शिरोमणी पुत्राला सांगितले यात सर्व वेद आणि इतिहासांचे सार संग्रहित केलेले आहे शुक्रदेवांनी हे महाराज परीक्षिताला ऐकविले त्यावेळी परीक्षित सभोवत आली श्रेष्ठ ऋषींसह आमरण उपोषणाचे व्रत घेऊन गंगा तटाटी बसला होता भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्म ज्ञान इत्यादींसह आपल्या परमधामाला गेले तेव्हा या कलियुगातील जे लोक अज्ञान रूपी अंधकाराने अंध झाले त्यांच्यासाठी हा पुराण रुपी सूर्य उगवला हे ऋषीं जेव्हा महा तेजस्वी जे श्री शुक तेथे या पुराणाची कथा सांगत होते तेव्हा मी तेथे बसलो होतो तेथे मी त्यांच्या कृपा पूर्ण संमतीने अध्ययन केले माझे जसे अध्ययन झाले आणि माझ्या बुद्धीने ते जितके ग्रहण केले त्यानुसार मी अपना संगेन अध्याय किसरण समाप्त